श्री गणेशायन महा श्री वाशिष्ठ महारामा सर्ग पंचेचाळीस श्री सरस्वती देवी म्हणाले लिहिले हा तुझा पती विजयथ राजा रणांगणा रणांगणामध्ये देहत्याग करेल आणि त्या अंतःपुरात जाऊन पद्मराजाच्या देहात प्रविष्ट होईल श्री वशिष्ठाने सांगितले सरस्वती देवीचे हे बोलणे ऐकताच त्या नगरातील लिला म्हणजे विजुरथ राजाची पट्टराणी सरस्वती देवी पुढे गेली आणि तिच्या पुढे नम्र होऊन आणि हात जोडून बोलू लागली विजुरथाची लिला राणी म्हणाली देवी मी नेहमीच नप्ती देवीची आराधना करत असते आणि तीही मला नित्य रात्री स्वप्नात दर्शन देत ती जशी दिसत असते तशीच हुबेहुब तू दिसतेस म्हणून तीच तू आहेस असे मला वाटते तेव्हा हे माते कृपा करून माझ्यावर अनुग्रह कर आणि मी मागे तो मला दे श्री वशिष्ठांनी म्हटले रामा त्या लीला राणीचे भाषण ऐकून तिने केलेल्या उपासनेचे सरस्वती देवीला स्मरण झाले आणि प्रसन्न मनाने ती देवी म्हणाली वत्से तू आजपर्यंत अनन्य भावाने जी माझी पूजा अर्चा केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले तर तुला पाहिजे असेल तो वर तू मागून घे मग मा विदुरथाचीला म्हणाली रणांगणात देह पतन पावला म्हणजे नंतर माझा पती ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी त्याची पत्नी भावे, असा वर कृपा करून तू मला दे. तुम्हाला <coughs> देस्वती देवी म्हणाली वत् दीर्घकाळीन तू माझी जी सेवा केली आहेस पुष्प प्रदीप वगैरे योगाने मासे अनन्य भावाने पूजन केले आहेस म्हणून संतुष्ट होऊन तू मागितलेला वर मी तुला देते श्री वसिष्ठाने सांगितले या ज्ञप्ती देवी दिलेल्या वरामुळे विधुरथाची राणे जी लिला तिची मुद्रा प्रपुलित झाली परंतु प्रबुद्धी प्रश्न केला म्हणाली देवी जे दे तुझ्यासारखे संकल्प महात्म्य असतात त्यांच्या मनात एखादी गोष्ट येण्याचाच अवकाश ही ती गोष्ट ताबडतोब सिद्ध होते असे असता या लीला राणीला मात्र तू याच शरीराने अन्य लोकात जाण्यासंबंधीचा वर दिलास पण मला मात्र पूर्वीच्या शरीराने त्या पर्वतावरील गावात म्हणजे याच ठिकाणी घेऊन गेली नाहीस हे असे कसे अनिका <coughs> त्या आणि देवी म्हणाली पण बाळे त्यात माझ्या इच्छेचा काय संबंध मी स्वतः काही करत नाही तर प्रत्येक जीव हा आपल्या इच्छेचे फल प्राप्त करून देतो प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना फल देणारे मी केवळ निमित्त मात्र आहे वरदानाने भावी फल सूचित करण्याचे तेवढे ते काम मी करते प्रत्येक जीवाच्या प्राक्तन कर्माप्रमाणे आणि वासनाप्रमाणे इष्ट व वा अनिष्टाचे फल देणारी चित शक्ती असते आणि तेच माझेही स्वरूप असून जीवाची शक्ती ज्या ज्या तऱ्हेची असते त्या त्याचे फल देणे हे माझे कामच आहे त्यात मी आपल्या पदार्थ कुणाला काही देते असा मुळीच प्रकार नाही लिले तू माझी पुष्कळ दिवस मनापासून आराधना केली आहेस अखेरेस तू मला निरंतर दर्शन देशील तर मी मुक्त होईल अशा वर तू माझ्यापासून मागून घेतलास मुक्त होण्याची तुझी पूर्ण करण्यासाठी मीही निरावर अशा रीतीने तुझी भावनाच तुला फलद्रूप झाली आहे जो जो प्राणी ज्या ज्या प्रकारची भावना करतो आणि त्याप्रमाणे प्रयत्न करतो त्या त्या प्रकारचे फळ त्याला कालांतराने प्राप्त होते ते फल दुसरा कोणी बाहेरून आणून देतो असेही नाही तर ते, ते आपल्या चित शक्तीचे कार्य आहे हे लक्षात ठेव आपली चितशक्तीच तप देवता वगैरे आपल्या प्रयत्नाशिवाय दुसरे कोणीही आपल्याला इष्ट फल देत नाही आणि देणारही नाही यासाठी जसे फल प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तदनुरूप कर्म करणे अवश्य आहे जीव जशा तऱ्हेचे बरे वाईट पूर्व कर्मे पूर्वी करतो तशा तऱ्हेचे फळ त्याला कालांतराने प्राप्त होते यास्तव लीले विचार करून त्या पावन पदाचे म्हणजे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान करून घेऊन त्या स्थितीमध्येच अखंड राहण्याचा अभ्यास करीत जा इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग पंचेचाळीस सर्ग सेहेचाळीस श्रीरामाने विचारले ब्रह्मन विदुरथ राजाच्या मंदिरात त्या देवीचा अशा रीतीने संवाद चालला होता त्यावेळी क्रोधाविष्ट होऊन तेथून निघून गेलेल्या त्या राजाने पुढे काय केले श्री वसिष्ठ म्हणाले रामा चंद्रमा आपल्या परिवारासह म्हणजे नक्षत्र समुदायासह आकाशातून निघून जावा त्याप्रमाणे विद्युत राजा आपल्या मोठ्या परिवारासह तेथून एका निघून गेला आपल्या अंगात दिव्य कवच घालून त्याने आपली आयुधेबरोबर घेतली आणि गळ्यात हाराधी भूषणे घालून तो जेव्हा बाहेर पडला तेव्हा पौरजनांच्या जय जयकाराच्या तो सुरेंद्राप्रमाणे शोभू लागला आपल्या योद्ध्यांनी पुढे काय करायचे याविषयीच्या आज्ञा करीत रणभूमीवर विहधिकांची रचना कशी करायची या संबंधी आपल्या मंत्र्यांबरोबर चर्चा करीत आणि आपल्या सैन्याची स्थिती अवलोकन करीत तो आपल्या रथात जाऊन बसता त्याचा तर एखाद्या पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच असून मोते माणके इत्यादीने अलंकृत करण्यात आलेला होता तसेच पाच पताकांच्या योगाने सुशोभित झालेला तर स्वर्ग लोकातील एखाद्या विमानाप्रमाणे उत्तम आणि शोभायमान दिसत त्या रथाची चाके आणि त्याच्या सर्व बाजू यांच्यामध्ये सुवर्णाचे खिळे ठोकण्यात आलेले होते रथाचा दर्शनी भाग मोद्यांच्या माळाने विभूषित झालेला असून त्यांचा मंजूवध्वनी चाललेला होता त्या रथाला आठ घोडे जंपले होते आणि ते सर्व घोडे जातिवंत देखणे उमदे सुलक्षणे अत्यंत चपळ आणि सडसडीत होते वेगामध्ये ते वायूलाही मागे सारत होते आणि धावत असता त्यांच्या शरीराचा सर्व भार पुढच्या भागावर पडल्यामुळे ते जणू आकाशालाच पिऊन टाकताहेत की काय असा भास होत होता मस्तकावरील शुभ्र तुऱ्यांच्या तेजामुळे रथाला झुंपलेले ते अश्व नसून चंद्रच आहेत की काय असे वाटत होते वेगाने पळत असता ते आपल्या खिंकारण्याने दशदिशा दुमधुमून सोडत होते एवढ्यात दुमदुमेचा आवाज सुरू होऊन पर्वतरूपी फिंतीतून त्यांचा प्रतिध्वनी उमटू लागला त्यातच उन्मत्त हत्तीच्या गर्जनेची भर पडून त्याच्या आरोध्यांच्या संघर्षामुळे उत्पन्न होणारा घोंगरासारखा किण किण आवाज धनुष्यांचा चट चट असा ध्वनी बाणांचा सरसनाथ वीरांच्या अंगावरील कवचे एकमेकावर आपटून त्यांचा होणारा झणत्कार अग्नीच्या ठिंग्यांचा टणत्कार घायल झालेल्यांचा आक्रोश एकमेकांना आव्हान देणाऱ्या वीरांच्या गर्जना युद्ध प्रवण योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बंदीजनांनी उच्चारलेल्या त्वेषकारक शब्दांमुळे क्षुब्ध झालेल्या भॅड लोकांचे हृदन वगैरेच्या योगाने उत्पन्न होणारा ध्वनी अखिल ब्रह्मांडात घनदाट भरून राहिला होता शिवाय दशदिशातून उमटलेल्या प्रतिध्वनीमुळे त्याचे स्वरूप अत्यंत भयकारक भासत होते त्यानंतर सैन्याच्या हालचालीमुळे जिकडे तिकडे धुळीचे लोटच्या लोट उसळले त्या धुळीमुळे जण धुळीचा पोशाख अंगावर चढवलेल्या भूपीठाने आकाशात उड्डाण करून सूर्याच्या गतीलाही रोखण्याची सिद्धता चालवली आहे असा भास होत होता नगरात सर्वत्र धुळीचे लोट पसरल्यामुळे कोंबा राहून ते नगर जणू गर्भवासाचे दुःख भोगू लागले आणि यवनामुळे ये मुढतव येते त्याप्रमाणे धुळीमुळे जिकडे तिकडे निबिड अंधकार पसरला दिवसा आकाशातील दारील लुप्तप्राय होतात त्याप्रमाणे नगरातील दीपसंवाहांचे देश अजिबात लोपून गेले आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या भृतांच्या अंगात अवसान चढले इकडे ज्ञाप्तीदेवीने दिलेल्या दिव्यदृष्टीमुळे लिला देवी आणि विदुरथाची कन्या अशा तिही जणी त्या महायुद्धाचा भयंकर देखावा उद्विग्न चित्ताने पाहू विदुर्थ राजा रथात बसून सिंधुराजाच्या सैनिकावर चाल करून गेल्यानंतर पुन्हा रणकल्लोळ सुरू झाला प्रलयकाळी सर्वत्र एकच समुद्र बनून ओहोटीची शक्यता न राहिल्यामुळे वडवाग्नी शांत होतो त्याप्रमाणे विदुर्थ राजाच्या सैनिकांच्या निकराच्या चढाईमुळे सिंधू राजाच्या सैनिकाजवळील खडगांचे आणि बाणांचे कटकट आवाज कोठच्या कोठे विरून गेले प्रलयकाळाच्या समयी मेरू पंखांच्या सहाय्याने उड्डाण करून एका प्रवेश करतो त्याप्रमाणे आपल्या प्रचंड सेनेला शत्रूच्या शत्रू सैन्यावर जोराने चाल केले त्यानंतर युद्धाची धुमश्चक्रिया ते भयंकर प्रमाणात सुरू झाली जिकडे तिकडे धनुष्याचे टणत्स सुरू झाले प्रखर खडगांचे सर्वत्र प्रहार होऊ लागले आणि त्यामुळे त्यापासून त्या उत्पन्न होणाऱ्या तेजांचे मेघज बनू बनवू लागलेत की काय असे वाटू लागले तसेच हजारो खडगरूपे पक्षी आकाशात भ्रमण करू लागले आणि शत्रू ते प्राण हरण करीत असलेल्या सैनिकांच्या हातातली शत्रेश त्यामुळे मलिन दिसू लागले शस्त्रांची एकमेकांवर घषणही होऊ लागल्यामुळे त्यापासून उत्पन्न होणारा अग्निजक्या कोलिताप्रमाणे भासू लागला सर्वत्र बाणांचा वर्षाव करणारे वीररूपी मेघ मोठमोठ्याने गर्जना करू लागले प्रमाणे कठोर दिसणारे शेकड आयुधे प्रवेश करू लागले लक्षात एकमेकांवर आपटून त्यांचे आकाशात उडू लागले शस्त्रांचे प्रखर देश म्हणजेच दीपसमूह असून त्यामुळे रात्रीचा निबिड अंधकार कोठच्या कोठे नाही सजारा वीरांच्या अंगात बाणांचे टोके रुतल्यामुळे ती नवी रोमावलीच उत्पन्न झाली आहे की काय असा भास होऊ जिकड़े जिकड़े कबंधरूपी पंक्ती ील गायन करणाऱ्या कुमारी गात आहेत की काय असे दिसत होते शेकडो हत्तींच्या टक्क्या चालल्या असून त्यांचे दात एकमेकांवर घासल्यामुळे टणत्कार चालला होता लक्षार्धी गोफणीतून फेकल्या जाणाऱ्या प्रचंड आकाशात वेगाने वाहत शुष्क त्याप्रमाणे हजारो शवे रणभूमीवर सारखी पडत होते रणभूमी पर्वतावर हजारो लोक मरून पडत असल्यामुळे त्यांच्या रक्ताच्या नद्या त्या पर्वतावरून वाहू लागल्या होत्या त्या रणभूमीवरील धूळ रक्ताच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणचा तोंडून बाहेर पडणारे शब्द बंद झाले होते त्यांच्या हातातील आयुधे एक तेवढे एकमेकांवर प्रहार करण्याचे काम करत होते वायूचा वेग कमी झाला असल्यामुळे मेघ सतत वर्षाव करतात त्याप्रमाणे खडगांचे प्रहार चालले असून विजेच्या कड़कडाट त्यांचा ध्वनी सुरू होता सारांच्या धनुष्यावर सुटणाऱ्या बाणांचा सणसनाट तरवारीच्या मोठ निवनीमुळे तो रणसंग्राम अतिशय भयंकर आणि दुसर झाला होता इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग, सर्ग सत्तेचाळीस श्री वशिष्ठ पुढे म्हणाले रामा अशा रीतीने तो घोर रणसंग्राम होत राहिला असता तो भयंकर देखावा पाहणाऱ्या दोही लीला, एक प्रबुद्ध लिला आणि दुसरी विदुरथाची लीला, नप्ती देवीला म्हणाल्या देव... दोही लीला, देवी आजच्या या घोरसंग्रामात आमच्या पतीला जय न मिळण्याचं कारण काय तुझी आमच्यावर कृपा असता आमच्या पतीला जय होणे वास्तविक अशक्य असू नये त्यावर सरस्वती देवी म्हणाले वत्से त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे या सिंधूर्थ राजाने जय प्राप्तीच्या कामने माझी आराधना केली होती पण विदुर्थ राजाने त्या हेतूने माझी आराधना केली नव्हती त्यामुळे आजच्या युद्धात सिंधू राजा विजय होणार आणि विदुरथ राजाचा पराभव होणार मी सर्व प्राण्यांच्या हृदयात संविध रूपाने वास करते जो जो प्राणी ज्या ज्या तऱ्हेने मला फल देण्याविषयी प्रेरणा करतो म्हणजे मग आपल्या स्वतःच्याच इच्छा कर्म वासना त्यांच्या योगाने मला तदनुरूप फलोन्मुख होण्याला भाग पडतो त्याला त्याला मी तसतशी फल देते वास्तविक मी आपणहून कोणालाच काही देत नाही तर अग्निच्या उष्णता धर्माप्रमाणे कर्मानुरूप फल देणे हा माझा त्रिकाला स्वभाव आहे या विदुर्थ राजाने मी मुक्त व्हावे या भावनेने माझी उपासना केली अर्थात त्याचाच भाव सबल तो मुक्त होणार आहे परंतु विदुरथाच्या शत्रूने म्हणजे व्हावे आराधना केली त्यामुळे विद्युरथ राजा तुझ्यासह आणि हिच्यासह आपल्या पूर्व देहात प्रविष्ट होईल आणि कालांतराने मुक्त होईल हा त्याचा शत्रू सिंधुराजा विदुरथाला मारून सर्व पृथ्वीचे राज्य करू लागले श्री वशिष्ठ सांगू लागले राघवा भाषण करत असताना तिकडे रणांगणात युद्धोत्सुक सैन्याचे तुंबल होते रणभूमीवरील तो आश्चर्यकारक देखावा समक्ष पाहण्यासाठी जणू <coughs> काय भगवान सविता उदयाचलावर आरोढ झाला त्याबरोबर शत्रूसैनिकांच्या रूपाने रात्रीच्या अंधकारात वावरणारे राक्षस पिशाचे वगैरे समुदाय जणू अंधकारा बरोबर नाहीसे झाले आणि संध्याकाळच्या वेळी आकाशात तारे चमकू लागतात त्याप्रमाणे चमकू लागले स्पष्टपणाने दृगोचर होऊ लागले प्रदयकाळाच्या अंधकारातून बाहेर पडल्यामुळे भूगोल सूर्याच्या तेजामुळे रमणीय भासू लागला सुवर्णाच्या रसाप्रमाणे रमणीय दिसणारे रवी पर्वतांच्या शिखरावर शोधू लागले सूर्योदयानंतर आकाश आणि रणभूमी यांची स्थिती हुबेहूब सारखी दिसू लागली सूर्याच्या बाहूमुळे म्हणजेच किरणामुळे आकाशात आणि वीरांच्या तुटणाऱ्या बाहूमुळे रणभूमीत सर्वत्र जणू सर्पभ्रमण करत असल्याचा भास निर्माणात होता सूर्याच्या प्रभेमुळे आकाशात आणि रणभूमीवर जण सुवर्णच फेकले गेले आहे असे वाटत होते वीरांच्या कानातील कुंडरामुळे आकाश आणि रणभूमी रत्ने फेकल्याप्रमाणे योद्ध्यांच्या मुंडक्यामुळे कमलाने युक्त असलेल्या सरोवराप्रमाणे सैनिकांच्या हातातील आयुधामुळे आकाश आणि रणभूमी मृगामुळे व्याप्त झाल्यामुळे बाणामुळे टोना टोळांनी भरल्याप्रमाणे शवानी सिद्धांच्या समूहाने युक्त असल्याप्रमाणे तांबडेपणामुळे संधी प्रकाशाने युक्त असल्याप्रमाणे <coughs> सर्वाच्या कांतीने युक्त असल्याप्रमाणे दिसत आणि वीरांच्या अंगावरील कवचामुळे आकाश आणि रणभूमी व्याप्त असल्याप्रमाणे दिसत होती पताका ह्या लता वीरांच्या मांड्या ही तोरणे हस्तपादातील अवयव हे लताचे पल्लव बाणांचे समूह हे बाणांचे वन लखरख शस्त्रांचे तेश हे नीलवर्णाने युक्त असलेल्या गवताचे कुरण आणि शस्त्रांचे पूर हे कितकीचे वन असे आहे की काय असाच आकाशात आणि रणभूमीवर भास होत होता आयुधांच्या माळांनी व्याप्त झालेल्या रणप्रदेशा उन्मत्त भैरव आणि शस्त्रांच्या संघर्षणामुळे उत्पन्न होणारा अग्नी हे फुललेल्या अशोक युक्त असलेले अरण्यच आहे की काय असा भ्रम होत होता घो घो प्रचंड ध्वनी राहत राहिला असून आकाशात सिद्धांचे आणि रणभूमीवर सेनापतींचे समुदाय इकडून तिकडे संचार करत होते रणभूमीवरून आकाशात उडणारे आयुधे बाल सूर्याच्या किरणाने व्याप्त झाल्यामुळे सुवर्ण नगराप्रमाणे दिसत होते आकाशात उडणाऱ्या आयुध्यापैकी भाले बरच्या खडगे शक्ती चक्रे रुष्टी मुदगर वगैरे आयुधांचा आवाज होत राहिला आणि रक्ताच्या नद्यामधून हजारो प्रते वाहत जात राहिली ती रणभूमी भ्रुशुंडी शक्ती भाले त्रिशूल पाषाण वगैरेने व्यापून टाकली गेलेली दिसत होती तसेच शूलादी शस्त्रांच्या प्रहारामुळे हजारो कबंधे छिन्न होऊन रणात पडत होती तसेच काल तांडव बैताल वगैरे पिशाच्या समूहाचा सर्वत्र कलकलाट चाललेला होता अशा रीतीने त्यावेळी चाललेल्या भयंकर रणसंग्रामात दोन्ही पक्षाकडील जवळजवळ शून्य भासू लागली अशा त्या रणात फिरणारे रथ आकाशातील चंद्रसूर्याप्रमाणे चमकत होते त्या दोघांच्याही रथांच्या आसपास चक्रे शूल भृशुंडी वृष्टी प्रास इत्यादी आयुषांचे खच पडले होते एकेका राजाभोवती हजारो वीरांचा गराडा पडला होता ते दोन्ही राजे रथातून रणभूमीवर सर्वत्र स्वैर संचार करत होते आणि त्यांच्या भोवताली असलेले वीर मोठ्याने आरोळ्या मारत होते त्या रथांच्या चाकातून चिक चिक असा ध्वनी निघत असून ती प्रचंड चाके त्यांच्या खाली मेलेल्या किंवा अर्धवट मृत अशा अवस्थेतील शेकडो वीरांच्या अंगावरून जात होते मदोन्मत्त हत्तीप्रमाणेचे रथ रक्ताच्या नद्यामधून तरंगत चालले होते वीरांच्या मस्तकावरील केस ही, नदी ही के त्या नदीतील जणू शेवाळे असून रथाची चाके ही जणू चक्रवा पक्षी किंवा पाण्यातील चंद्रच आहेत असे वाटत होते वाहणाऱ्या त्या दोन्ही राजांच्या रथांना अडखळून शेकडो हत्ती रणभूमीवर पडत होते त्या राजांच्या रथांचा दर्शनी भाग रत्ने मोती यांचे हार घालून सजवलेला होता आणि त्या बांधलेल्या हारांचा मंजूव ध्वनी सतत चालला होता तसेच त्या रथावरील पताका वाऱ्यामुळे हालत असून त्यांचे फट फटचे आवाज ऐकत होते त्या रथांच्या शक्ती प्रास शंकू शक्र वगैरे आयुधांचे जिकडे तिकडे प्रहार चाललेले अशा त्या रणभूमीवर एकमेकांच्या विरुद्ध दिशाने रथांची मंडले करण्यास त्या दोघा राजांनी आरंभ केला नंतर परस्परांच्या समोरासमोर रथ उभे करून त्यांनी एकमेकांवर मेघातून गारांचा वर्षाव हात्याप्रमाणे बाणांचा वर्षाव केला त्याचवेळी त्यांनी प्रलयकाळच्या समुद्राप्रमाणे आणि मेघाप्रमाणे गर्जनाही करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्या दोघं राजांनी एकमेकांवर जे जे बाण सोडले त्यापैकी कित्येक बाण पाषाणाप्रमाणे होते तर कित्येक मुसळाप्रमाणे होते कित्येक तरवारीप्रमाणे तर कित्येक मुजगराप्रमाणे होते त्यातील काही बाण धारेच्या चक्राप्रमाणे होते तर कित्येक शूला प्रमाणे होते कित्येक बाण हे त्रिशूळाप्रमाणे असून कित्येक मोठमोठा शिळासारखे होते प्रलयकाळच्या वायूमुळे कोसळणाऱ्या शिळा प्रमाणे त्या दोन्ही राजांचे बाण एकमेकांवर आपटून मोडत होते आणि खाली पडत होते प्रलयकाळी समुद्र एकमेकात मिसळतात त्याप्रमाणे अखेर ते दोन्ही राजे एकमेकांना जाऊन भिडले इथे श्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग सत्तेचाळीस म्हणाले रामा सिंधुराजा करून क्रोधाने खवळून गेला आणि तो मध्यान काळच्या सूर्याप्रमाणे उग्र आणि संतप्त दिसू लागला कल्पांत काळाच्या झंझावातामुळे मेरू पर्वताचा तट दुभंग होऊन त्यावेळी प्रचंड ध्वनी निर्माण होतो त्याप्रमाणे त्यावेळी विद्युत राजाने आपल्या धनुष्याची दोरी आकारण ओढून केलेला टणककाराचा ध्वनी दश दिशा मध्ये बराच काळ धुमधुमत राहिला प्रलयकाळ सर्वत्र फेकतो त्याप्रमाणे विद्युत राजाने तृणीरुपी म्हणजे भातारूपी कमलामध्ये रात्रीच्या वेळी बद्ध झालेले म्हणजे बाणरुपी भ्रमर बाहेर काढून त्यांचा सिंधुराजावर वर्षाव केला त्याच्या या बाणामध्ये असे काही अद्भुत सामर्थ्य होते कि धनुष्यावरून सुटणारा प्रत्येक बाण अवकाशात जाऊन पोहचताच त्यातून हजारो बाण उत्पन्न होतात आणि नंतर त्यातील बाण जमिनीवर येताच त्यातून लक्षावधी बाण निर्माण होत होते अशा शक्ती आणि धनुर्वि कौशल्य त्याच्या प्रतिपक्षाच्या म्हणजे सिंधू राजाच्या होते त्या दोघांनीही श्री विष्णूचीच उपासना केलेली असल्यामुळे त्यांच्या वरामुळे हे धनुर्विद्येतील युद्ध कौशल्य त्या दोघांच्या इथाही उत्पन्न झाले होते त्यांच्या धनुष्यावरून फेकले जाणारे बाण मुसळ्याप्रमाणे असून कल्पांत काळाच्या वज्रासारखा भयंकर ध्वनी करून ते आकाशाला आच्छ्यातून टाकत असत नंतर तेथून पुन्हा खाली येताना सुवर्णाप्रमाणे दिसणारे आणि गंभीर ध्वनी निर्माण करणारे ते बाण कल्पांत समयीच्या वायूने उद्ध्वस्त होणाऱ्या ताऱ्याप्रमाणे कोसळून पडत होते विदुरथाच्या विशाल धनुष्यावरून फेकल्या जाणाऱ्या बाणांचा अखंड वर्षा हा समुद्रातून पाण्याचे जावेत उत्पन्न होऊन पसरावेत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एखाद्या मोठ्या वृक्षावरून फुले गळून पडावेत तापलेल्या लोखंडातून निघणाऱ्या अग्नीच्या ठिंग्या सर्वत्र पसराव्या वर्षाकाळच्या मेघातून जलधारा वाहू लागावेत किंवा एखाद्या ओढ्यामधून जलबिंदूचे तुषार उसळू लागावेत त्याप्रमाणे भासच होता अग्नीने दग्ध होणाऱ्या विदर्थ राजाच्या राजधानीतून उत्पन्न होणाऱ्या अग्नीच्या ठिणग्या जितक्या भयंकर दिसत होत्या तितकेच राजाचे यावेळचे बाण हेही भयंकर दिसत होते दोन्ही राजांच्या पक्षातील सैन्य आपल्या राजांच्या धनुष्याचा चटचट आवाज ऐकत होते आणि ते आपल्या स्वामीचे युद्ध कौशल्य पाहत होते यावेळी ती सैन्य एखाद्या समुद्राप्रमाणे निश्चल आणि शांत राहिली होती बाण, शब्द करत जात होते ते बाण मेघातून चाललेल्या जलवृष्टीप्रमाणे अखंड अविरत सुटत असून सो सो असा आवाज करीत होते अशा रीतीने हजारो बाणरूपी आकाशगंगेचा प्रवाह सिंधू राजावर चाललेला होता हा सर्व देखावा विदुर्थ राजाच्या राजमंदिरातील खिडक्यामधून पाहणाऱ्या लिलेच्या दृष्टीस पडत होता आणि आपल्या पतीचा आता विजय होणार असे वाटून तिला परमहर्ष झाला आनंदाने तिचे मुख प्रफुल्लित झाले लगेच ज्ञप्तिदेवीकडे ओळखून ती म्हणाली देवी तुझा जय असो हे इकडे पाहिलेस का आमचा स्वामी निसंशय विजय होणार हा पहा त्याने सिंधूराजावर बाणांचा कसा वर्षावर चालू ठेवला आहे अशा प्रकारच्या अस्खलित मला वाटतेच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकता चमत्कार देवीने देहात्म बुद्धीने प्रेरित झालेल्या त्या विदुर्थाच्या लिलेकडे पाहून किंचित असे हास्य केले इतक्यात विद्युथ राजाने फेकलेल्या बाणांचा प्रचंड समुद्र अगस्त्य ऋषीने उदधी किंवा जन्नूराजाने गंगेचा प्रवाह प्राशन करून टाकला त्याप्रमाणे सिंधूराजाच्या बाणरूपी मेघांवर सिंधूराजाने उलट आपल्या बाणांचा वर्षाव करून त्याचे तुकडे तुकडे केले अखेर त्या बाणांचे चूर्ण करून ते आकाशरूपी समुद्रात फेकूनही गेले दिवा विझून गेल्यानंतर त्याची गती काय होते त्याप्रमाणे विद्युथा लागेन असा झाला विद्रुथाच्या बाणांची वाट लावून टाकल्यानंतर हजारो शवरूपी जलाने तुडुंब भरलेल्या एक नवा बाणांचा मेघ सिंधूराजाने उलट आकाशात निर्माण केला परंतु कल्पांतकाळ वायू एखादा शुभ्द मेघाला लिहिलेने उडवून टाकतो त्याप्रमाणे उत्तम उत्तम अखंड त्या एकाने करावा या प्रकारे युद्ध करण्यात त्या दोघांचा बराच काळ गेला आपल्या बाणांचा शत्रूवर फारसा परिणाम होत नाही हे नंतर जेव्हा सिंधूराजाच्या लक्षात आले तेव्हा त्याने एका गंधर्वाच्या स्नेहामुळे ज्ञाप्त प्राप्त झालेले मोहनास्त्र आपल्या हाती घेतले आणि त्या अस्त्राचा प्रभाव विलक्षण जोराचा होता त्यामुळे विद्राय त्याच्या सैन्यातील सर्व सैनिक एकाएकी मोहमोश होऊन निश्चेष्ठ अवस्थेत पडले त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडले त्यांचे चेहरे आणि ने नेत्र निश्चयत झाले वाचा बंद होऊन ते सारे निशब्द झाले या सर्व प्रकारामुळे त्यांचे प्राण त्यांच्या शरीराला सोडून गेलेत की काय असाच भास होत इंबवना ते चित्रातील नाहीत ना असे वाटू लागले पाहताच विद्युथ राजाने त्यांच्यावर प्रबोधनात्मक अस्त्र सोडले त्याबरोबर प्रभातकाळी कमलिनी जशी विकास पावते त्याप्रमाणे विद्युथ राजाची सर्व सेना खडबडून जागी झाली ते पाहताच मंदेह नावाच्या भयंकर नागास्त्र त्याने विदुरथाच्या सैन्यावर सोडले नागास्त्र सोडले जातात मोठमोठ्या सर्पांच्या पर्वतप्राय आकाराने सर्व आकाश मंडळ व्याप्त होऊन गेले तसेच एखाद्या सरोवर कमलांच्या मुळाने व्याप्त होऊन जाते त्याप्रमाणे त्या ठिकाणची सर्व भूमी भयंकर सर्पाने व्याप्त झाली त्या रणभूमीच्या आसपास जे पर्वत होते त्यान त्यावर सर्वत्र काळे सर्प पसरले गेल्यामुळे त्या पर्वताने जणू काळ्या रंगाच्या घोंगड्याच पांघरल्यात की काय असा भास झाला त्या भयंकर सर्पाच्या विषारी फुटकारामुळे रणभूमीवरील सर्व पदार्थ काळे ठिक्कर पडले इतकेच काही इतकेच नाही तर पर्वत अरण्ये यांनी युक्त असलेली पृथ्वी भेसूर दिसू लागली थंडगार वायूला रुक्ष आणि उष्ण करणाऱ्या अग्नीच्या ठिणग्या प्रज्वलित निखाऱ्यांची सर्वत्र वृष्टीकरण जिकडे तिकडे पसरू लागल्या अशा तऱ्हेची ती भयंकर स्थिती पाहताच अस्त्रविदेत निपुण असलेल्या विद्यर्थ राजाने सिंधू राजाच्या सैन्यावर मंत्रांचा उपयोग करून गरुडास्त्र सोडले त्या गरुडास्त्रामुळे पर्वताप्रमाणे प्रचंड आकार असलेले अनेक गरुड पक्षी निर्माण होऊन त्याने सर्व दिशा व्यापून त्या सुवर्णमय करून टाकल्या आपले पर्वताप्रमाणे विस्तीर्णसलेले पंख फडफळवून प्रचंड वायू निर्माण केला शिवाय त्याने आपल्या विशाल नागपुड्यामधून निघणार्या श्वासोश्वासाच्या योगाने त्या ठिकाणच्या विषारी सर्पसमूहांचे आत आकर्षण केले आणि आपल्या घुरघुर अशा आवाजाने आकाशातील मेघ भरून टाकले त्या गरुड संघाच्या मेघाने भूमंडला व्यापून टाकणारा आणि सळसळ असा आवाज करणारा सर्पसमूहरूपी प्रवाह अगस्त्युषीकडून समुद्र प्राशन केला जावा त्याप्रमाणे गट्ट करून टाकला प्रलयाच्या वेळी समुद्रात पुष्कळ काळपर्यंत बुडून राहिलेला भूगोलात समुद्रातून त्याप्रमाणे सर्पसमूहरूपी काळ्या घोंगड्यातून बाहेर काढण्यात आलेला तो भूप्रदेश फार शोभायमान होऊ लागला दीपांच्या पंक्ती वायूमुळे किंवा मेघांच्या पंक्ती शरद ऋतूमुळे अस्तंगत होऊन जातात त्याप्रमाणे सर्पांचा नाश करून टाकल्यानंतर ते गरुड सैन्यही वज्राच्या भीतीमुळे पंखाने युक्त असलेल्या मैनकादी पर्वताप्रमाणे स्वप्नातील जगाप्रमाणे किंवा मनोराज्यातील नगर आणि पाण्याचा पूर्वा यांच्याप्रमाणे एकाएकी अदृश्य झाली नंतर सिद्धराजाने सर्वत्र अंधकार पसरवणारे आपल्या जवळचे तमोस्त्र सोडले त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील अंधकाराप्रमाणे जिकडे जिकडे काळा कुट्टी ही प्रलयकाळी एक रूप होणार त्या अफाट रणक्षेत्रावरील सैनिक हे त्या समुद्रातील मत्स्याप्रमाणे दिसू लागले आकाशातील नक्षत्रे त्या समुद्राच्या पोटातील चमकणाऱ्या रत्नाप्रमाणे वाटू लागले दश पसरलेला तो गाढ अंधकार हा शाई किंवा चिखल यांचा जणू समुद्र आहे किंवा प्रलयकाळी निर्माण झालेल्या वायूमुळे उडणाऱ्या काजळाच्या असंख्या परमाणूने तो प्रदेश व्याप्त झालाय की काय असा भ्रम पडू लागला अशा प्रकारच्या त्या अंधकारामध्ये गुरफटून गेलेल्या सर्व लोकांना आपण अंधकूपात बुडालोत कि काय असेच वाटले कल्पांतकाळी अखिल भूमंडळावरील यचयावत व्यापार अजिबात बंद पडतात त्याप्रमाणे रणभूमीवरील सर्व लोकांच्या हालचाली अकस्मात बंद पडल्या हे पाहताच मंत्रावलेल्या मार्तंडास्त्राने किंवा त्या ब्रह्मांड मंडपातील दीपाने सर्व जगाला व्यवहार करायला जण प्रवृत्त केले ज्याप्रमाणे निर्मल शरद आकाशातील कृष्णवर्ण मेघाना पिऊन टाकतो त्याप्रमाणे त्या सूर्यरूपी अगस्थ्यने आपल्या किरण रूपे मेघाने सर्व दिशाना व्यापून टाकणाऱ्या अंधकार रूपे समुद्राला गट्ट करून टाकले ज्याप्रमाणे असलेल्या शोभू लागतात त्याप्रमाणे निविड अंधकार रूपी अंबरातून मुक्त झालेल्या निर्मळ दिशा शोभायमान होऊ लागल्या ज्याप्रमाणे लोभरूपी काजळाच्या मलिनपणापासून मुक्त झालेल्या सज्जनांच्या बुद्धीमध्ये आपल्या स्वरूपाने प्रगट होतात त्याप्रमाणे अंधकाराच्या ज्वालातून बाहेर पडलेल्या अरण्याच्या पंक्ती स्पष्टपणाने व्यक्त होऊ लागल्या अशा रीतीने राजा विद्युरथ आपल्या तोडीसतोड अस्त्रप्रयोग करत आहे असे पाहून सिंधूराजाचा क्रोधाग्नी भडकला त्याने मंत्रोच्चारपूर्वक प्रयोग करून ज्यातील बाण भयंकर स्वरूप धारण करतात असे राक्षशास्त्र क्षणात निर्माण करून विदुरथ राजाच्या सैन्यावर फेकले त्या राक्ष दाखवण्याचा आरंभ केला त्यामुळे पाताळातील दिग्गजांच्या मौठ फुटकारामुळे अकराळ विक्राळ राक्षस सर्व दिशामधून एकदम बाहेर पडू लागले ज्याप्रमाणे उजळणाऱ्या ओल्या लाकडामधून ज्याप्रमाणे जळणाऱ्या ओल्या लाकडामधून उत्पन्न होणारा अग्नि चट असा ध्वनी काढत चंचल जेव्हाप्रमाणे दिसणाऱ्या आपल्याला लवलवणाऱ्या ज्वाला सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे त्या राक्षसांच्या जटांचे केस मस्तकार उभारले के गेले असून त्यांच्या पिंगटवर्णामुळे ते धुरकट दिसत होते तसेच ज्वालाप्रमाणे दिसणाऱ्या उग्र जिव्हा त्यांच्या मुखामधून वळवळच होत्या आणि त्या राक्षसांच्या मोठमोठ्याने आरोळ्या देणे सुरू झाले होते ते राक्षस आकाशात घेरट्या घालत असून त्याचवेळी भयंकर आवाज करत होते असे ते राक्षस धुराच्या योगाने चंचे मृणा तंतूप्रमाणे असून त्यांचे सर्व अवयव तला तलावाच्या काठाप्रमाणे चिखलाने मडलेले दिसत होते त्यांच्या अंगावरील केस तळ्यातील शेवाळ्याप्रमाणे दिसत होते ते राक्षस मोठ्याने गर्जना करत इकडून तिकडे धावत असून अखिल जगातच ग्रास करून टाकण्यासाठी जणू काही ते निर्माण झाले असावेत असे वाटत होते ते काळे कुट्ट ओथमलेल्या मेघाप्रमाणे दिसत होते इतक्यात लिलेच्या पतीने म्हणजे पती विद्युत राजाने दुष्ट भूतांचे निवारण करण्यास समर्थ असलेले नारायणास्त्र सोडण्यासाठी आपल्या हाती घेतले मंत्राने त्यावर अभिमंत्रण करून त्याने ते असताच त्या अंधकार न राक्षपन झालेल्या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी जिथल्या तिथे शांत झाल्या मेघ नाहीसे झाल्यामुळे शरद ऋतूतील निर्मळ आकाश शोभू लागते त्याप्रमाणे राक्षसांचे सैन्य लोप पावत त्रिभुवन शोभायमान होऊ लागले त्यानंतर सिंधुराजाने आकाशाला सुद्धा जाळू लागणारे आग्नेयास्त्र सोडले त्यामुळे सर्व दिशा कल्पांत काळाच्या दग्ध झाल्याप्रमाणे प्रज्वलित दिसू लागले त्यावेळी झालेल्या दशदिशा पातालातील अंधकाराने काय असे वाटू लागले आग्नेयाच्या त्या अग्निने पेटलेले पर्वत सुवर्ण पर्वताप्रमाणे किंवा फुललेल्या चंपक भरलेल्या एखाद्या निबीड अरण्याप्रमाणे दिसू लागले सारांश आकाश पर्वत आणि दश पसरलेल्या अग्निच्या ज्वाळा जटाप्रमाणे दिसत होत्या किंबहुना रंग क्रिड्यामध्ये मृत्यून केलेल्या केसरी रंगाच्या शिडकाव्यामुळे शोभा त्या पुष्पमालाचा भास होत होता अग्नियास्त्रामुळे पसरलेली आग अग, सर्व दिशाने व्यापून आकाशापर्यंत जाऊन पोहोचली आणि अग्नि आणि सर्व जग यांचे अद्वैतच झाले की काय अशी भीती जनतेच्या मनात उत्पन्न होत असताना एकाएकी समुद्राच्या पृष्ठभागावरील हजारो नौकांच्या हालचालीमुळे वर उसळलेल्या वडवानरामुळेच जणू काय सर्व जनता अग्नीने जळून खाक झाली अशा परिस्थितीत लगेच विदर्भ राजाने वरुणास्त्राची पूजा केली नंतर ते अस्त्र त्याने अशा तरीने सोडले की त्यामुळे अग्नेयास्त्र जिंकले जाऊन सिंधूराजावरही त्याचा परिणाम व्हावा त्या वरुणास्त्राच्या प्रभावामुळे लगेच सर्व देशातून पाण्याने पाण्याचे पुरच्या पूर वाहू लागले सर्व बाजूनी वाहू लागलेले ते पाण्याचे प्रवाह अंधकाराचे पूर आहेत द्रवरूप बनून वाहणारे पर्वत आहेत आकाशातील बाणांचे मार्गच आहेत अडवून घेत धरलेले मेघ आहेत वा मोठमोठे समुद्र आहेत किंवा कुलपर्वतांच्या शिखरावरून खाली ढकलून देण्यात आलेले त्या प्रचंड शिलाच अथवा आकाशात उडालेले ते तमाल संघ आहेत असे भासत होते तो रात्रीचा संगम आहे वा लोकालो पर्वताच्या तटापासून निघणाऱ्या काजळाचा तो प्रवाह आहे आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी बाहेर पडले ते रसातळातील गुहांच्या आतील प्रदेशात असून महाभयंकर घुरघुर असा आवाजाच्या योगाने त्यांची शरीरे पुष्ट झाली की काय असा भास होत होता ज्याप्रमाणे भुवनाला व्यापून टाकणारे कृष्ण पक्षातील रात्र सुरू होताच ते क्षणभरात संधी प्रकाशाला टाकते त्याप्रमाणे वरुणास्त्रामुळे उत्पन्न झालेल्या पाण्याच्या लोंढ्याने सर्वत्र पसरलेल्या उन्मत्त अग्निला पिऊन टाकले हेच नव्हे तर व्यक्तरूप होऊ पाहणारी निद्रा जशी युक्त देहावर आवरण घालून त्याच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करते त्याप्रमाणे सर्वव्यापी अग्नीचे आजमन करून टाकल्यानंतर त्या जलश्रीने भूतलावर सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले अशा रीतीने ते दोन्ही राजे एकमेकांवर नी असत होते त्याचप्रमाणे अस्त्रांचे प्रयोग करून त्यांचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत होते अशा प्रकारे आग्नेय अस्त्रामुळे उत्पन्न झालेल्या पाण्याच्या पुरात सिंधूराजाचे बलवान असे सशस्त्र योद्धे आणि त्याच्या रथाची चक्रे करणारे रक्षक गवताच्या काड्याप्रमाणे दूर, दूर, दूर वाहून गेले एवढेच नाही तर सिंधुराजाचा रथ सुद्धा पाण्यात बुडून गेला ही भयंकर स्थिती पाहताच सिंधुराजाला शोषणास्त्राचे स्मरण झाले जप करून त्याने आपल्या धनुष्यावरून बाण सोडला त्याबरोबर त्याची सर्व आपत्ती दूर झाली सूर्याच्या प्रखर किरणामुळे रात्रीचा अंधकार नष्ट होतो त्याप्रमाणे शोषणास्त्राच्या प्रतापापुढे विदुर्थ राजाची माया एकदम शांत झाली पाणी नाहीसे झाल्यामुळे सर्व भूप्रदेश कोरडे झाले परंतु जे सैनिक बुडून ते मृतावस्थेत राहिले नंतर प्रजांना असह्य पीडा होऊ लागले ज्यातील सर्व, सर्व शुष्क पाने उडून गेले अशा एखाद्या अफाट अरण्याप्रमाणे तो सर्व प्रदेश प्रखर उष्णतेमुळे उजाड आणि भयानक भासू लागला सर्वत्र प्रकाशाचे किरण फाकल्यामुळे दिशांचे प्रभाव सुवर्ण कांतीप्रमाणे लखडक होऊ लागले आणि ती राज्रियांच्या अंगावरील उटीप्रमाणे रमणी शत्रक्षातील सैनिकांना तो प्रखरताप सहन होईनाचा झाला आणि त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या ग्रीष्म ऋतूतील बनव्यात सापडलेल्या वृक्षांची पालवी शुष्क होऊन जाते त्याप्रमाणे विदर्भ सर्व सेना मूर्छेत होऊन पडली आपल्या सैन्याची अशा प्रकारची दुर्दशा झालेली पाहताच विदर्थ राजाने आपल्या धनुष्यावर दोरी चढवली आणि ती आकारणं ओढून भयंकर टणत्कार केला आणि शत्रूवर पर्जन्यास्त्र सोडले ते पर्जन्यास्त्र सोडताच आकाशात मेघांच्या शेकडो पंक्ती उत्पन्न झाल्या तमालू वृक्षाने आकाशात उड्डाण केल्यामुळे ज्यांची गती मंद झाली आहे अशा त्या मेघपंक्ती एकत्र गोळा झालेल्या रात्रीप्रमाणे भासू लागल्या मोठ्याने गर्जना करत अत्यंत उद्दामपणे संचार करणाऱ्या पंक्ती जलाने ओथमल्यामुळे कुंडलीच आहेत की काय असा भास होत होता नंतर त्या मेघ पंक्तीचा भेद करणारे वारे वाहू लागले पाण्याचे बिंदू आणि थंडगार वारा यांच्यामुळे सर्वांना आराम वाटू लागला त्यानंतर आकाशात चिकडे तिकडे विजा चमकू लागल्या शोषणास्त्राच्या उष्णतेमुळे पर्वतांच्या आसपास सर्प निघू लागले होते आणि त्या सर्पांच्या गतीप्रमाणे किंवा अफसरांच्या नेत्र कटाक्षाप्रमाणे ते विजांची चमक ते लोकांना भासले तसेच मेघांची गर्जनाहून तिचा प्रतिध्वनी अंधकाराने व्याप्त असलेल्या गिरेकंदरातून होऊ लागला तेव्हा त्यांच्या दिशामधून उमटणाऱ्या ध्वनीत आणखी हत्ती सिंह अस्वले यांच्या क्रोधाच्या आरोळ्यांची भर पडून त्याचा भयंकरपणा अधिकच भया, भयानक दिसू लागला नंतर मुसळधार पाऊस पडू लागला आणि गारांच्या प्रचंड आवाजामुळे त्या पर्जन्याच्या झारा कृतांताच्या दृष्टीप्रमाणे त्या पर्जन्याच्या धारा सुकलेल्या प्रदेशावर पडत असल्यामुळे भूमीतून उष्ण वाफा बाहेर पडू लागल्या त्या जणू काही आकाशातील मेघमालांशी युद्ध करण्याकरताच पाताळातून वर उफाळून येत आहेत असे वाटू लागले त्याप्रमाणे परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर होणाऱ्या निरतिशय आनंदामुळे अखिल संप्रमाणे पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे सजला सर्व भूमंडळ चिखलाने भरून जाऊन जमिनीवर पुढे पाऊल टाकण्याची सोय उरली नाही पर्जन्यवृष्टीमुळे समुद्र भरून जातो त्याप्रमाणे जोराचा पाऊस झाल्यामुळे सिंधूराजाही पाण्याच्या पुराने व्याप्त झाला नंतर सिंधुराजाने वायव्यास्त्र सोडले कल्पांतकाळी उन्मत्त उन्मत्त गर्जना करत नृत्य करणाऱ्या भैरवाप्रमाणे भयंकर दिसणाऱ्या त्या अस्त्राने सर्व आकाशाची पोकळी व्यापून टाकली त्या वायव्यास्त्राच्या प्रभावामुळे वज्राच्या आघाताप्रमाणे शरीराला पिडा देणारा आणि शिलाखंडाचे दे चूर्ण करणारा वायू सर्वत्र दिशामध्ये वाहू लागला पाषाणावर टाकीचे घाप मारले असता होणाऱ्या त्यांच्या टंकरांमुळे आवाज करणारा तो वायू प्रलय काळाची सूचनाच करत आहे की काय असा रणांगणातील योद्ध्यांना भास झाला इथे श्री वासिष्ठ महारामायणी उत्पत्ती प्रकरणे सर्ग अठ्ठेचाळीस